पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद बघाणकर तंत्र तिसरे काको लुखीय कथा करावी एका नगराचा देवशक्ती नावाचा एक राजा होता त्याच्या मुलाचा पोटात एक नाग राहत होता त्यामुळे राजपुत्राने खाल्लेले अन्न त्याच्या अंगी न राजपुत्र दिवसेंदिवस खंगत चालला अनेक मोठमोठ्या वैद्यांनी पुष्कळ उपाय केले परंतु राजपुत्राला काही गुण आला नाही शेवटी राजपुत्र कंटाळून दुसऱ्या देशात गेला आणि गावातून भिक्षा मागून आणून कसे तरी दिवस घालवू लागला त्या नगराच्या राजाचे नाव होते बलिराजा त्याला दोन कन्या होत्या आणि त्या नुकत्याच वयात आल्या होत्या त्या रोज सकाळी सूर्योदयापूर्वी देवदेवतांची पूजा आटोपून बापाला नमस्कार करण्याकरता जात असत एक मुलगी बापाला म्हणत असे महाराजांचा विजय असो तुमच्यामुळे सर्वजण सुखी आहेत दुसरी म्हणत असे महाराज दैवात असलेले सुख प्रत्येकाला मिळते एक दिवस राजा दुसऱ्या कन्येचे बोलणे ऐकून अतिशय रागावला आणि त्याने प्रधानाला आज्ञा केली एखाद्या परदेशी कंगाल व माण तिथे लग्न लावून द्या म्हणजे तिच्या दैवात असलेली ती भोगी आज्ञा महाराज असे म्हणून प्रधानाने देवळात येऊन राहिलेल्या त्या राजपुत्राबरोबर तिचे लग्न लावून टाकले आणि तिच्या बरोबर एक दासी दिली उन, ती हि प्रसन्नात पतीला देवाप्रमाणे मानून त्याची मनोभावाने सेवा करू लागली आणि आपल्या पतीला घेऊन दुसऱ्या देशात निघाली बराच प्रवास केल्यावर ती दोघे एका नगराजवळ आली गावाबाहेरील तळ्याजवळ त्यांनी मुक्काम केला आणि आपल्या पतीला सामान सुमान सांभाळण्यास सांगून ती दासीसह स्वयंपाकाचे सामान आणण्यासाठी बाजारात गेली बाजार करून ती परत येते तो राजपुत्र एका वारुळावर डोके टेकून झोपला आहे आणि त्याच्या तोंडातून तुन्द एक नाग बाहेर येऊन हवा खात आहे असे तिला दिसले इतक्यात त्या वारुळातून तुन्द एक नाग बाहेर आला आणि ते दोघे एकमेकांकडे राजाने पाहत बोलू लागले वारुडातला नाग म्हणाला अरे उष्टा या राजपुत्राच्या पोटात राहून तू त्याला किती त्रास देत आहे राजपुत्राच्या पोटातला नाग बाबा रे मला दुष्ट का म्हणतोस तू वारुडातल्या सोन्याच्या दोन कुंभांवर बसून ते दूषित करीत नाही ते दोघे या प्रमाणे एकमेकांची ब्रह्मस्थानी उघडी करीत असलेले पाहून राजकन्या तिथे जवळच असलेल्या एका झाडाखाली उडी राहून पुढे काय होते ते पाहू लागली वारुडातला नाग म्हणाला याच्या तुला बाहेर काढण्याचा औषध कुणाला माहित नाही असे का वाटते तुला काळ्या विऱ्यांचे पाणी करून तुला पाजले तर तू मरून जाशील राजपुत्राच्या पोटातला नाग त्वेषाने म्हणाला आणि तुला, तुला मारणारे औषध तरी कुणाला माहित नाही असे का वाटते तुला तुझ्या वारुडात तापलेले तेल किंवा उकळलेले पाणी टाकले तर तू सुद्धा मरून जाशील राजकन्यने तो संवाद ऐकला आणि त्या उपायाने दोन्ही नागांना मारून वारुळातले दोन्ही सोन्याचे कुंभ आणि आपला निरोगी झालेला पती यांना घेऊन ती आपल्या देशाला परत आली हरिवडलांना नमस्कार करून ती सुखाने राहू लागली गोष्ट संपवून प्राकार करण म्हणाला म्हणून म्हणतो की एकमेकांनी आपली मर्मस्थाने गुप्त ठेवली नाही तर त्यांचा असा नाश होतो हरिमर्दनाला हाही सल्ला पटला राजाला हा सल्ला पटला आहे असे पाहून रक्ताक्ष नावाचा मंत्री विषण्णपणे हसून म्हणाला दुर्दैव आपले या उपायाने आपल्या सर्वांचाच नाश होईल कारण ज्या ठिकाणी नालायक लोकांना मान दिला जातो आणि गुणवंतांचा अपमान केला जातो त्या जा ठिकाणी दारिद्र्य मरण व भीती या तिन्ही गोष्टींचे प्राबल्य होते प्रत्यक्ष डोळ्या देखत पाप केलेले दिसत असूनही मूर्ख मनुष्य त्याचे समर्थन करतो आपली बायको आणि तिचा जार यांना खांद्यावर घेऊन एक गोष्टी नाही का नाचरा इतर प्रधानांनी विचारले हे कसे असा सांगू लागला